श्री गणेशाय नम ज्या देशात आपल्या गुरूंचे घर गुर असेल तोच देश ज्याचे मनात नेहमी घोळत असतो ज्याप्रमाणे विरहिणी पतिव्रता नेहमी पतीचेच चिंतन करते त्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यासही सामोरं जाऊन त्याचदो साष्टांग नमस्कार घालतो आणि माझ्या घरी वस्तीला यावे अशी प्रार्थना करतो खऱ्या प्रीतीने वेडावून जाऊन गुरु ज्या दिशेस राहतात त्या दिशेचीच ज्याचे ज्याला बोलणे आवडते व जो गुरूच्या घरी आपला जीव वतनदार करून ठेवतो परंतु ज्याप्रमाणे वासराला दावे लावले असल्यामुळे त्याचे सर्वलक्ष लक्ष गाईकडे लागलेले असले ते ते गाई ला तरी त्याचे शरीर गोठ्यातच असते त्याप्रमाणे केवळ गुरूंच्या आज्ञेस ज्याचा दे देह त्याच्या गावी असतो त्याला असे वाटत असते की आपल्या गळ्यात हे गुरुवाज्ञा रूप पेंडे केव्हा सुटेल व गुरूंची भेट केव्हा होईल आणि त्याला एक एक क्षणही योगापेक्षा मोठा भासत असतो तशा जर आपले गुरूंचे गावाहून कोणी मनुष्य आला किंवा स्वतः गुरुनेच एखादा मनुष्य पाठवला तर गतआयुष्य माणसाला आणखी आयुष्य मिळावे किंवा वाळलेल्या अंकुरावर मा अमृताच्या धारा पडाव्यात अथवा डबक्यातील मासा समुद्रात यावा नाहीतर एखाद्या दरिद्रां देव दरिद्राला द्रव्याचा डेवा ठेवा पाहावा किंवा जन्मांधास एकाएकाही दृष्टी यावी अथवा भिकाराच्या वाट्यास इंद्रपद यावे त्याप्रमाणे गुरुच्या कुळाचे नाव ऐकताच तो महा सुखाने अतिशय थोरावतो इतका की कौतुकाने आकाशच वेगेत धरित आहे की काय हे बघ गुरुकुलाच्या ठिकाणी ज्याची अशी प्रीती असले असलेली तुझ्या नजरेस येईल त्याच्याजवळ ज्ञान हे सेवा करीत राहिलेले असते असे समज आणि अंतःकरणात अत्यंत प्रेमयुक्त होऊन श्री गुरूंच्या मूर्तीची जी ध्यानोपासना करतो शुद्ध हृदय हेच देवळाच्या तटाच्या भोवतालचे आवार व आपले जे आराध्य करून मग आपल्या भावनेने आपण साहित्य बनवतो अथवा आनंद रूप देऊ बनवून हा त्यात श्री गुरु रूप शिवलिंगाची स्थापना करून त्याच्यावर ध्यानरूपी अमृताने अभिषेक करतो बोधरूप सूर्य उगवल्यावर सात्विक बुद्धिरूप मसुराच्या डाळीची ओंजळ भरून जो शिवरूपी लाखोली ला वहतो उत्तम वे हे शिवा पूजे से तीन ही काल अभिमानूपी धूप जा व ज्ञानरूप दिव्या जो नेह गुरूपी श्री शंकर सोवाड़ो गुरुशी ऐक्य हाच नैवेद्य गुरुला नेहमे अर्पण करून आपजारी बनोन गुरु शंकरा ठिकाने मानव सवन कर अथवा अपने जीवा शेज कर गुरु ही अपने पति है असे समजून जो त्यांचा उपभोग घेतो आणि अशा प्रकारे प्रेमाच्या योगाने जो आपल्या बुद्धीत अशी कौतुके धारण करतो एखाद्या वेळेस मनात गुरुविषयी प्रीतिता उमाळा आला असता त्याला क्षीराब्धी असे मानतो त्या ठिकाणी गुरुध्यानापासून होणाऱ्या बहुसुखरूप विशेषशयेवर गुरु हे भगवान विष्णूच निघलेले आहेत असे मानतो मग पाय रगडणारी जी लक्ष्मी ती आपणच होतो आणि गरुड़ ही अपन हाथ जोड़े उत्पन्न होना कल सनपा पास होना सुखा घंका लोड़ो किजुना ज्ञान रूप वृक्षा खाली गुरु ही को गाय असे मानून आपण तिच्या पाठीस लागलेले वासरू बनतो गुरुकृपेच्या स्नेहरूप उदकात आपण मासुळी झालो आहोत अशीच एखाद्यावेळी भावना करतो गुरुकृपा हीच अमृताची वृष्टी आणि आपण गुरुसेवाविरुती रूप रोप आहोत असे निरनिराळे संकल्प त्याच्या मनात उत्पन्न होतात त्याच्या आवडीचे अमर्यादा कसे आहे ते पहा की डोळे व पंख याशिवायच आपण पिलू होतो मग गुरुला पक्षिणी पाहून पक्षिणी करून त्या पक्षिणीच्या चोचीवरील चार आपण घालतो गुरु साकर होत आहे असे समजून आपण त्यांच्या काशीस लागतो अशा प्रकारे ज्याप्रमाणे समुद्राला भरती आल्यावर लाटांपासून लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे प्रेमाच्या बळाने गुरुध्यानापासून अनेक ध्याने उत्पन्न होतात असे बहुत प्रकार किती सांगावे तर याप्रमाणे गुरूंची मूर्ती अंतर्यामी धारण करून तो ध्यान सुखाचा अनुभव घेतो आता तो श्री गुरूंची बाह्य सेवा कशी करतो ते ऐक तो मनात असा निश्चय करतो की मी गुरूंची इतकी उत्तम सेवा करेन की गुरूंनी संतोष मानून मला काहीतरी माग असे म्हणावे अशा प्रकारच्या माझ्या उत्तम सेवेने गुरु प्रसन्न होतील तेव्हा मी त्यांची प्रार्थना करून असे म्हणेन की हे प्रभू आपला जेवढा परिवार आहे त्या सर्व परिवाराची रुपये मीच एकट्याने घ्यावी आणि आपल्या उपभोगास लागणारी जितकी साधने आहेत तितक्या सर्वांची रुपये मीच एकट्याने घ्यावी ज्याप्रमाणे मी वर सांगित वर मागितल्यावर श्रीगुरु म्हणतील हो मग त्यांचा सर्व परिवार मीच होईन मीच त्यांची सर्व प्रकारे सेवा करेन त्यांच्या उपयोगी पडणाऱ्या जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्यापैकी प्रत्येक वस्तू मीच होईन त्यावेळेस माझ्या सेवेचा चमत्कार दृष्टीस पडेल गुरु हे जरी पुष्कळ भक्तांची माऊली तरी त्या गुरूंच्या कृपेस मी आपल्या आपली शपथ घालून माझी एकट्याची माऊली करून घेईन गुरूंच्या प्रेमास आपले वेड लावून एक त्यांच्याकडून एकपत्नीदा आचरवेन आणि गुरूंच्या लोभाकडून माझेच ठिकाणी वास करण्याविषयी क्षेत्रसन्यास घेऊन वारा किती जरी वाहू लागला तरी तो चारी दिशांच्या आतच राह त्याप्रमाणे गुरूंच्या कृपे सर्व बाजूने मीच पिंजरा होईन माझी स्वामीनी जी गुरुसेवा तिला मी आपल्या गुणांची लेणी करेन फार काय पण गुरुभक्तीला मीच गौसणी होईन आपल्याशिवाय दुसऱ्या कोणासही से गुरुसेवा करू देणार नाही आणि गुरुस्नेहरूप दृष्टीखाली मी पृथ्वी होईन याप्रमाणे नाना प्रकारच्या कल्पना जो मनात करतो आणि म्हणतो की मी श्री गुरूंचे राण्याचे घर होईन आणि दास होऊन त्यांची त्या ठिकाणी सेवा करीत राहीन जाता येता जे उंबरे गुरु ओलांडतात हो आणि दारे ही मीच मी मी मी मी मी खल... मी हो गुरूं पादुका होन तदुका गुरूं का पही मीच लेन आत्र मीच हो गुरुवर धरीन योल खड़ग खोल खड़ग है ये उचवट है अभी इशारा देना मी गुरूं का चोबदार हो गुरु चौरी धरना गुरु सात देा गुरु पुढे चालणारा हुजऱ्याही मीच होईन गुरूंची झारी हातात दे घेणारा शागिर्द शगीर्द मीच होईन गुरुला चूळ भरण्यास पाणीही मीच देईन चूळ टाकण्याचे निर्मळ तस्तही मीच होईन गुरुंचे गुरूंची हसवी मी आपला खानदार बाळगेन व मी उठणे धरून उठणे घेऊन गुरुला स्नान घालण्याचे काम करेन गुरूंचे आसन अलंकार वस्त्रचंदनादी सर्व उपचार हे सर्व मीच होईन मीच आचारी होऊन गुरुला फळा फराळाळाळाळाळाळाळाळाळाळाचे पदार्थ वाढीन आणि आत्मत्वाने श्री गुरुंना ओळ ओवाळीन गुरुवरून आ आलीबलिय उतरेन ज्यावेळेस गुरु महाराज भोजन करतील त्यावेळेस त्यांचे पंक्तीचाही लाभ घेईन आणि मीच पुढे होऊन त्यास विडा देईन गुरूंचे उष्टे मीच काढीन गुरूंचा बिछाणा मीस घालीन गुरूंची पादसेवाही मीच करेन आणि गुरूंचे सिंहासनही मीच होईल मग त्यावर गुरु आरोहण होतील त्याप्रमाणे सर्व प्रकारे गुरूंची सेवा करेन ज्या चमत्काराकडे दुसरी गुरूंचे लक्ष लागेल तो चमत्कारही मीच होईल गुरूंच्या रूप अंगणात शब्दांचे असंख्य समुदाय मीच होईल आणि गुरूंच्या ज्या ठिकाणी अंग लागेल ते ठिकाणीही मीच होईल श्रीगुरूंचे डोळे प्रेमळपणाने अवलोकन करतील ती सर्व रूपे मीच होईल ज्यांच्या जा, जिव्हेस जो जो पदार्थ आवडेल तो तो मीच होईल मीच सुवासरूप होऊन त्यांच्या घराणेंद्रियाची सेवा करीन याप्रमाणे गुरूंची बाह्यसेवा सर्व प्रकारे करून गुरूंना लागणाऱ्या सर्व वस्तू मीच होऊन व्यापून टाकेन ज्ञानेश्वर म्हणतात जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत गुरूंची अशीच सेवा करेन म्हणतो मग देह पडल्यावर त्याची बुद्धी सेवेविषयी आस्था धरते ते नवं तो म्हणतो या शरीराची माती पृथ्वीच्या त्या भागात मिळवीन की ज्या ठिकाणी श्रीगुरूंचे चरण उभे राहतील मी आपल्या शरीरातील उदकाचा भाग खरोखर त्या उदकाला नेऊन मिळवीन की ज्या उदकाला माझे स्वामी कौतुकाने स्पर्श करतील आपल्या देहातील तेज त्या तेज, तेजात नेऊन मिळवीन की ज्या दिव्याने म्हणजे लोक श्रीगुरूंना ओवाळतील अथवा जे दिवे श्रीगुरूंच्या मंदिरात प्रकाश करीत असतील मी अपने देहा प्राणवायु त्या क्या करीन कि ज्याण श्रीगुरुना पंख्या व चवरी ने वारा घा मी आप शरीर के लिए आकाशाता भाग क्या मिलन कि अवकाशत पोकित श्रीगुरु आपिवारसल परंतु जीवंत व मेल श्रीगुरू की सेवा के रह नहीं और एक पलभर ही दुसरस सेवा करू दे ज्यादाप्रमाणे कल्प से कल्प गुरु सेवा करीन अशा प्रकार की पूर्ण इच्छा है वह प्रमाण अपार गुरुसेवा करू नहीं जो गुरुसेवाला रिवस कि थोड़ीफार थोड़ीफार गुरु ने काम करना की आज्ञा के लिए जास्त गुरु की सेवा अशा प्रकार करना जो गगना एवं होता वो ते काम एकटाच एकदम करते मना धावेपेक्षा अंगा की धाव पुढ़ वम करना की इच्छा मना पैस बनते एखाद श्री गुरूं लीलाना अपने जीविता से लिंब लो करो ताीला अपने जीवित उतरूनो जो गुरूं की सेवा के कृशाला गुरूं प्रेमा ने पुष्ट हो जो अपन गुरु आज्ञे से घर जो गुरुकुला योगे अपनास कुलन से मानतो जो गुरुबुद्धि स्नेह करना कुशल व जो गुरुसेवारूप व्यसना व्यसने गुरूंचे परंपरा चालत आलेले धर्म तेच ज्याचे वर्णाश्रम धर्म होत व गुरूंची सेवा करणे हेच ज्याचे नित्य नैमित्य कर्म होत। ज्यांचे गुरु हेच क्षेत्र गुरु हेच दैवत गुरुच आई व गुरुच बाप आणि ज्याला गुरुसेवाशिवाय दुसरे काही एक माहीत नाही गुरूंचे जे द्वार तेच त्याचे सर्व धर्माचे सार हो आणि गुरुसेवकावर आपल्या सख्या भावाप्रमाणे जो प्रेम करतो ज्याच्या वाणीतून रात्रंदिवस गुरु नामाचा उच्चार चालत असतो जो गुरुवाक्या वाचून दुसरे कोणतेही शास्त्र हाती धरत नाही ज्या पाण्यास गुरुचे चरण लागले ते, लाग ते पाणी कसलेही असले तरी त्या त्रैलोक्यातील सर्व तीर्थ आहेत असे तर, जो मानतो अकस्मात श्री गुरूंचा उच्चिष्ट प्रसाद मिळाला तर त्या लाभापुढे जो समाधी सुखालाही तुच्छ मानतो गुरु चालत असता मागे ते गुरूंचे पदरज कण उडतात ते जो आपले मस्तकावर धारण करतो वो त्या लाभापुढे मोक्ष सुख तुच्छ मानतो हे असो गुरु गुरुभक्तीचा महिमा किती म्हणून सांगावा कारण त्याला पार नाही परंतु माझ्या बुद्धीला गुरुभक्ती चुकळी फुटल्यामुळे सांगणे भाग पडले ज्याला गुरुभक्तीची इच्छा आहे व ज्याला गुरुभक्तीचीच आवड आहे आणि ज्याला गुरुसेवे वाचून दुसरे काहीही गोड लागत नाही तो ब्रह्मज्ञानाचे माहेरघर असून ज्ञानाला त्याच्याच योगाने शोभा येते फार काय तो देव ज्ञान त्यांचे उपासक बनते ज्याला खरोखर गुरु गुरुभक्तीची आवड आहे त्याचे घरी जगाला पुरून उरेल इतके ज्ञान भरलेले असते असे समज ज्ञानदेव म्हणतात गुरुसेवेविषयी माझ्या मनात खरी उत्कंठा आहे म्हणून मी त्या गुरुभक्तीचे अमर्यादाचे वर्णन केले एरवी हात असून थोटा डोळे असून भजनाविषयी आंधळा व पाय असून गुरुसेवा करण्याविषयी पांगळ्यापेक्षाही पांगळा आणि गुरूंसे वर्णन करना विषय मुका वाशी है इतके अवगुण आने ही मला ने मे फुक पोसला है परंतु मैं मनात मात्र गुरु विषय सप्रेम है ज्ञानदेव मनता एवडेज करना करता मला शरीराचे पोषण करने भाग पडले, परंतु मैं एवं अमरियाद गुरुसेवे वर्णन के लिए सहन करून माला तुम्हारी सेवा करना संधि दया मे मैं यथार्थ मे मैं ग्रंथार्थ उत्तम रीति साधुजन हो ऐतान का भार सहन करना विष्णु अवतार दुसरी कृष्ण भगवान तो सांगत संगत पार्थ ऐसी कापूर अंतर्बा शुद्ध हस्तो, तसे हो शुच, शुचित्व स्वच्छ दुचित्व हो कोड़ जसे अंतर्बाह थकथकीत अथवा सूर्य जसा आत्मबा लको कर्माच्या योगाने ज्याची बाह्यशुद्धी झाली असून ज्ञानाच्या योगे ज्याची अंतःुद्धी झालेली आहे आणि अशा प्रकाराने जो शुद्ध झाला आहे वेदात सांगितल्याप्रमाणे मंत्रोच्चार करून मृत्यिका व पाणी बाहेरून लावली असता जशी बाह्यशुद्धी होते त्या वाटेल ते तेव्हा बुद्धीच्या योगाने आरसा धुळीने स्वच्छ करता येतो किंवा पर्टाच्या सतारात वस्त्र धुतल्याने त्याचा त्या डाग त्या नाही सावतो फार काय सांगावे याप्रमाणे जो बाहेर निर्मळ झालाय आणि अंतरयामी ज्ञानाचा था उजेड झाल्यामुळे खरोखर अंतर्बाह्य शुद्ध झाला आहे बाकी अर्जुना अंतरयामी शुद्ध न होता जो बाह्यत कार्य कर्मे करतो त्याची सर्वत्र विटंबना होते ज्याप्रमाणे प्रेतावर दागिने घालून त्याला शृंगारावे किंवा गाढवास तीर्थात नाव घालावे अथवा कडू दुध्या भोपळा गुळाने माखावा किंवा ओसाट घराला तोरण बांधावे अथवा उपाशी मनुष्याच्या पोटावर अन्न लिंपावे किंवा ही न भर्तृकेने कुंकू व शेंदूर लावावा मुलाम्याच्या कळसाचा पोकळ डेरा जरी किती उत्तम दिसला तरी तो व्यर्थ व्हा हो तसे चित्रातील फल किती जरी उत्तम दिसले तरी त्यात शेणच भरलेले असते त्याप्रमाणे बाह्यातकरी कर्म करणाऱ्याची स्थिती आहे हिणकस पदार्थाला पुष्कळ मोल येत नाही किंवा मध्य भरलेले गा घागर गंगेत नेऊन ठेवले तरी पवित्र होत नाही म्हणून अंतरयामे ज्ञानप्राप्ती असून बाह्यातकरी कर्माचे आचरण करणार असा मनुष्य कोठे सापडणार याकरता बाह्यातकरी कर्माचे आचरण करून तो जो शुद्ध झालाय व ज्ञानप्राप्तीमुळे त्याचे अंतरयाम निर्मळ झाले आहे त्याच्या ठिकाणी आत बाहेर हा भेद न राहता सर्वत्र शुद्धी होऊन त्याच्या ठिकाणी केवळ शुचित्वच वास करते म्हणून आंतर्यामी शुद्ध वासना झाली म्हणजे बाहेर इंद्रिया ती तशीच दिसून येते ज्याप्रमाणे स्फटिकाच्या घरात लावलेल्या दिव्याचा प्रकाश आतल्याप्रमाणे बाहेरही लकलकीत दिसतो ज्या योगाने संशय उत्पन्न होतात नसत्या विकृती जडतात व कुकर्माकडे धाप प्रवृत्ती होते असे <coughs> विषय जरी प्रत्यक्ष भेटले अथवा कानने ऐकले तरी ज्याच्या मनावर त्याचा काहीच ठसा उमटत नाही ज्याप्रमाणे आकाशाला मेघांच्या रंगामुळे कोणत्याही प्रकारची बाधा होऊ शकत नाही एरवी ज्यांची इंद्रिये विषय उपभोग घेत असले तरी विषयांच्या विकाराने त्याच्या मनावर कोणत्याही रीतीचा पकडा बसत नाही वाटेने जात असा एखाद्या पवित्र अथवा अपवित्र स्त्री भेटल्याने तिचा विषय त्याच्या मनात जसा विकार उत्पन्न होत नाही एखादी तरुण स्त्री अपने पतिला व पुत्राला ही आलिंगन देते परंतु पुत्राला आलिंगन देते वहीं तिचा मनात कामवासना उत्पन्न हो निर्मल चांगल वाइट विकार ज्यादा ओखे व योग्य योग्य कर्म जाते ज्ञान अते ज्यादा प्रमाणे पैंत भिजत नहीं व अधणा बाड़ू जा शिजत नहीं क्या ज्या मनोवृत्तिला विकार बाधा हो पार्था ह्याच आचरणाचे नाव शुचित्व व ज्याचे ठिकाणे हे दृष्टी स्फडते तेथे ज्ञान खास आहे असेच समज आणि स्थिरपणा ज्याचे मनात पूर्णपणे प्राप्त झाला आहे त्या पुरुष ज्ञानाचे जीवनच होय जरी तो वरक्रांती देहाने वाटेल तिकडे हिंडत अस असतो म्हणजे सर्व व्यापार करीत असतो तरी त्याच्या मनाची बैठक कायम असते ज्याप्रमाणे गाय रानात तरावयास गेली तरी तिचे लक्ष तिच्याबरोबर रानात न जाता जर घरी वाजरापाशी असते अथवा पतीबरोबर सती जाण्यास निघालेल्या पतीव्रता स्त्रीस सहगमने सहगमनासमयीचे भोग प्रेमदायक नसतात किंवा कृपण घर सोडून लांब गेला तरी त्याचे चित्त पुरून ठेवलेल्या द्रव्याजवळ असते त्याप्रमाणे देहाचे व्यापार जरी चालू असले तरी ज्याचे चित्त स्थिरच असते धावणाऱ्या ढगाबरोबर ज्याप्रमाणे आकाश धावत नाही अथवा फिरणाऱ्या नक्षत्राबरोबर ध्रुव फिरत नाही अर्जुना प्रवास करणाऱ्या मनुष्याबरोबर ज्याप्रमाणे रस्ता वाट चालत नाही किंवा झाडे जात येत नाहीत त्याप्रमाणे पंचमहाभूतात्मक शरीराचे जरी इंद्रियांच्या संबंधाने हालचाल होत असली तरी त्या ज्याचे मन कोण कोणत्याही विकाराच्या लहरीने ढळत नाही व अटोळीच्या योगाने ज्याप्रमाणे पृथ्वी हलत नाही त्याप्रमाणे विकारांच्या योगाने ज्याचे मन ढळत नाही दारिद्र्य आणि दुःख यापासून जो पीडित होत नाही भीती व शोक यापासून जो व्याकुळ होत नाही व देहास मृत्यू जो भीत नाही एखाद्या वस्तूची आशा अथवा एखाद्या एखादी पीडा याच्या भाराने आणि वृद्धापकाळ व व्याधीही प्राप्त झाली असता ज्याचे चित्त मागे ढुंकूनही पाहत नाही निंदा अपमान दंड काम लाभ यांचा वरपगडा झाला असता ज्याचे मनाची वृत्ती माघारी फिरत नाही आकाश तुटून पडले किंवा पृथ्वी विरून गेली तरी चित्त चित्तवृत्ती माघारी फिरत नाही हत्तीला फुलाने मारले असता त्याचा मार जसा त्याचे पासंगलाही नसतो तसा दुर्वाक्य रूप बाणाने मारले असता जो मागे पाहत नाही खिराबधीच्या लाटाने ज्याप्रमाणे मंदराचे हालत नाही किंवा वणव्याच्या ज्वालाने आकाश जळत नाही त्याप्रमाणे इंद्रियावर विषविकारांच्या कितीही लाटा आल्या आणि गेल्या तरी त्या मन गडबडत नाही किंवा कल्पांतीही जो धैर्य सोडत नाही हे डोळसा अर्जुना स्थैर्य म्हणून ज्याला म्हणतात व जे या नावाने प्रसिद्ध आहे त्याचीही अशी लक्षणं हेच अविनाशी स्थैर्य ज्याच्या अंगी अंतर्बाह्य बांधले आहे तो ज्ञानाचा उघड उघड ठेवत आणि साप जसे आपले खोडी करणाऱ्या मनुष्याचे घर किंवा योद्धा आपले हत्यार अथवा कृपणा आपला ठेवा विसरत नाही किंवा ज्याप्रमाणे एकूत एक मुलावर त्याची आई जीव की प्राण करून असते अथवा मधमाशी मधाविषयी आसक्त असते त्याप्रमाणे अर्जुना जो आपले तो मन ताब्यात ठेवून इंद्रियांच्या म उभे राहू देत नाही तो म्हणतो आपण मन ताब्यात ठे हे कामरूप बागुलबोआ ऐकेल वा अशा रूप डाकीन मनाची अशी स्थिती पाहून त्याला आपल्या पाशास गुंतवी म्हणून त्याला फार भीती वाटते ज्याप्रमाणे व्यभिचारिणी स्त्रीला तिचा दांडगा नवरा बाहेर फिरकू न देता घरात कोंडून ठेवतो त्याप्रमाणे आपल्या मनोवृत्तीला जो इंद्रियाकडे जाऊ न देता अंतर्यामी कोंडून ठेवतो जिवंतपणे देहाची पर्वा न करता देह झिजवून इंद्रियांचा निग्रह करतो मनाच्या दरवाज्यात व प्रत्याहाराच्या जागेत जो अनुक्रमे यम आणि दम पाहरे करी रात्रंदिवस उभे करतो मूळ बंध ओढे आणबंध व जालंदर बंध हे तिन्ही स्थिर करून इडा व पिंगला यांच्या संगमसाने जो आपले चित्त लावतो समाधीच्या शेजेजवळ जो ध्यानाला बांधून टाकतो म्हणजे ध्यानाचा परिपाक जो समाधीला तो लागेपर्यंत ध्यानस्थ असून जो आत्म्याचे ऐक्य होईपर्यंत चित्त स्थिर करतो अरे अंतकरण निग्रह ज्याला म्हणतात तो ह्या गुणाने जाणावा व असा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ज्ञानाचा विजय होतो ज्या साधकाची आज्ञा त्याचे मन शिरसावन्य मानते तो जरी मनुष्याच्या आकाराने जगात वागत असला तरी तो मूर्तीमंत ज्ञानच आहे असे जाण श्लोकार्थ आठवा विषयाविषयी विरक्ती अहमपणाचा अभाव व मृत्यू वृद्धपणा शरीर व्यथा त्यांच्या ठिकाणी दोषदृष्टीने पाहणे आणि विषयाविषयी ज्याच्या मनात वैराक्याची जिवंत मदत आहे ओकलेल्यांना फिरून खाण्याविषयी जिव्हाला इच्छा होत नाही अथवा प्रेताला आलिंगन देण्याविषयी इच्छा होत नाही विष खाणे हे आवडत नाही जळच्या घरात शिरवत नाही आणि वाघाच्या दरीत वस्तीला जावत नाही सळसळीत लोखंडाचे रसात उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही यह अर्जुना ज्यालाषे नव घेखी खपत नहीं तो इंद्रिया व विषया गाठ पड़ू दी नहीं ज्या मनात, विषय सेवना विषय आड़स भर ले व जो विषय सेवन न के रोढ़े परंतु ज्या मना इंद्रियनिग्रहा ऐक्य है हे पांडवा जो नेहम्मी व्रते व व्रते तपे आते एक सारखी करते व ज्यादा मनुष्या वस्तीत प्रय का दुख होते ज्याची योगाभ्यासाविषयी फार इच्छा असते व अरण्यात राहणे ज्याला फार आवडते आणि मंडळीत मिसळण्याचे नुसते ग नावही ज्याला सहन होत नाही बाणांच्या शय्यावर निजणे अथवा पुत्राच्या पुवाच्या चिखलात लोळणे याप्रमाणे जी अहीक भोगांची योग्यता समजतो आणि स्वर्गप्राप्तीची गोष्ट काढल्यावर तो जो त्याला कुत्र्याच्या कुजलेल्या मासाप्रमाणे मानतो ज्याला विषय वैराग्य म्हणतात ते हे हो आणि आच आत्मप्राप्ति से भाग्यु योगा जीव ब्रह्मानंद सुख भोग योग्य होता ज्यादा प्रमाण इहपररोखी का सुखो सुखोपाता ज्यादा पूर्ण कंटाला है तेरे ज्ञा की वस्ती है अक्के सम आस्थापूर्वक यज्ञ कर व तलाव बाग वगैरह बढ़ने हि कर्मी करते परंतु कर्तृत्वा अभिमाना देशसुद्धा अपने अंगी वसू दी नहीं वर्णाश्रम धर्माप्रमाणे नित्यनैमित्य कर्माचे यथाविधी आचरण करतो व त्यात काही न्यून्य पडू देत नाही परंतु हे कर्म मी केले किंवा मी केल्यामुळे सिद्धीस गेले असे मुळीच मनात आणत नाही ज्याप्रमाणे वायू हा सहज सर्वत्र फिरतो किंवा सूर्य निरभिमानाने सर्वत्र प्रकाश पाडतो अथवा श्रुती ही स्वभावता सर्वात इष्ट अशाच गोष्टींचे वर्णन करते किंवा गंगा अमुकच ठिकाणी जाण्याचे मनात न धरता सहज ओघाने जाते त्याप्रमाणे ज्याचे नेहमीचे वर्तन अभिमानरहित असे आहे वृक्षास यथाकाली फल येतात परंतु त्याची त्यास आठवणही नसते त्या वृक्षाप्रमाणेच कर्मे करीत असताना कर्मफलप्राप्तीविषयी ज्याची वृत्ती असते ज्याप्रमाणे हारातील दोरी काढून घेतल्यावर त्याचे ऐके नाहीच होते त्याप्रमाणे मनात आचरणात व ज्याने अहंकाराचा नाश केला आहे आभ्रांचा आकाशाशी संबंध नसताही ज्याप्रमाणे त्या आकाशात आपली दृष्टी स्पडतात त्याप्रमाणे जो देहाने कर्माचे आचरण करीत असता त्यापासून अलिप्त राहतो मद्य प्यारा ज्याप्रमाणे आपल्या अंगावरील आठवण नसते किंवा चित्राच्या हाती दिलेल्या शस्त्राचा उपयोग त्याला काही नसतो अथवा बैलावर बांधलेल्या शास्त्रांचा त्याला उपयोग नसतो त्याप्रमाणे जो आपल्या देहाविषयी निरभिमान असतो त्यालाच निरहंकार असे म्हणतात ही चिन्हे ज्याचे ठिकाणी पूर्णपणे दृष्टीस पडतात त्या ठिकाणी ज्ञान वास करते याचबद्दल बिलकुल शंका नाही जो जन्म मृत्यू जरा दुःखे व्याधी अवार्धक्य व पातके ही प्राप्त होण्याचे अगोदरच त्याविषयी सावध राहतो त्या ज्याप्रमाणे आपल्यास पिशाचे बाधा होऊ नये म्हणून मांत्रिक अगोदरच व्यवसाय करतो अथवा आपल्यास दुसऱ्याचा उपसर्ग लागू नये म्हणून योगी अगोदरच तजवीज करतो किंवा गवंडी हा भिंत बांधतेवेळी ओळंब लावून ती मागे पुढे होऊ देत नाही ज्याप्रमाणे सर्पाचे मनातून जन्मांतरी ते वैर नाहीसे होत नाही त्याप्रमाणे जो पूर्वजन्मीचे दुःख आठवून पुन्हा जन्म न होऊ न हो होऊ देण्याबद्दल उद्योग करतो ज्याप्रमाणे डोळ्यात खडा गेला असता तो सहन होत नाही किंवा शस्त्राचे घावात भा, भाला सहन होत नाही त्याप्रमाणे या जन्मेरोज होणारी दुःखे जो विसरत नाही व म्हणतो की अरे मी मूत्रद्वारातून पुवाच्या खाड्यात गेलेल्या रेतापासून जन्मलो आहे व मातेचे स्तनपान करतेवेळी माझे तोंडात त्याप्रमाणे कर, प्राप्त होईल ज्याप्रमाणे जुगारी हा डाव हरल्यावर तो फेट्या करता पुन्हा सावधगिरीने खेळतो किंवा मुलगा आपल्या बापाचे वैर उगवतो अथवा एखाद्यास कोणी मारले असता त्याचा पाठीरा का जसा सूड उगवत तसा जन्म पुन्हा न यावा म्हणून जो काळजीने त्याचे पाठीस लागून दक्ष असतो ज्याप्रमाणे संभाविताला अपकेती सहन होत नाही त्याप्रमाणे ज्याच्या मनातून अशा अमंगल जन्माची लज्जा नाहीशी होत नाही पुढे येणारा मृत्यू जरी लांब असला तरी तो जो त्याच्याविषयी आजच सावध राहतो अर्जुना जो खरा पोहणार आहे तो नदीच्या मध्यभागी जरी खोल पाणी असले तरी असा काठावरच आपल्या कमरेला भोपळ्याची सांगड बांधून नदी उडी घालतो किंवा रणात जाण्याचे पूर्वीच जो आपले अवसान सांभाळून घाव लागण्याचे पूर्वीच ढाल पुढे करतो उद्याच्या मुक्कामाला काही दगा होईल असे समजून जो आजच सावध राहतो अथवा प्राण जाण्याचे पूर्वीच औषधाची योजना करतो बाकी गोष्ट तर अशी घडून येते की घर जाळू लागल्यावर मग विहीर खणू लागायचे पण तो प्रयत्न काही सिद्ध जात नाही डोहाचे तळाशी धाळणाऱ्या दगडाप्रमाणे जो या सागरात बुडतो त्याने बोंब मारले असता ही ती जशी कोणास ऐकू येत नाही मग तो बुडाला म्हणून कोणास सांगणार म्हणून बलवंताबरोबर ज्या ते हाड वैर पडले आहे तो साधारण दिवस शस्त्र परजून असतो किंवा उपवर झालेली नवरी लवकरच दुसऱ्याच्या घरी खास जाणार असल्यामुळे ती घरात असूनही नाही असे जिचाबाप समजतो अथवा संन्यास घेतल्यावर ज्याप्रमाणे तो मरणास तयार असतो त्याप्रमाणे जो जिवंत असूनही मृत्यूचा विचार करतो त्याप्रमाणे जो <coughs> जिवंत असतानाच पुनर्जन्माचे निवारण करतो व हा जन्म गेल्यावर पुन्हा पुन्हा मृत्यू टाळतो आणि आत्मस्वरूपी राहतो म्हणजे जन्म मृत्यू मिथा समजून आत्मस्वरूपी ली नसतो आणि अशा प्रकारे ज्याला जन्ममृत्यूचे दुःख राहिले नाही त्याला ज्ञानाची कधीही उणीव नसते आणि त्याचप्रमाणे शरीरास म्हातार पण आले नाही तोच ऐन तारुण्याच्या भरात जो त्यास विषयी तजवीज करतो तो म्हणतो आज मी तीस माझ्या शरीरात जी शक्ती आहे ते शरीर जरा जरा प्राप्त झाल्यावर वाढलेल्या काचरीसारखे होईल दही बहिनाच्या खटपटी व्यर्थ होतात किंवा एखाद्या राजास प्रधान नसला म्हणजे त्याची जशी स्थिती होते तसे माझे हातपाय आले नसे झाले म्हणजे या माझ्या प्रकृतीची स्थिती होईल फुलांचा वास येणारे नाक ते उंटाचे गुडघ्याप्रमाणे बधीर होईल आषाढ महिन्यात पावसाच्या झडीत ज्याप्रमाणे ओढाळ गुरांचे पाय चिखलाने कुसतात त्याप्रमाणे माझे शरीर होईल जे माझे डोळे सांप्रत कमलपत्राची स्पर्धा करीत आहेत तेच पुढे पिकलेल्या पडवळाप्रमाणे निस्तेज होऊन खोल जाते भोया वाढलेल्या सालीप्रमाणे डोळ्यावर लोंबतील व डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे उर कुजून जाईल ज्याप्रमाणे सरड हा बाभळीच्या खोडावरून खाली वर आल्या गेल्यामुळे ते डिंकाने बुळबुळीत होते त्याप्रमाणे थुंकीने तोंड भरून जाईल स्वयंपाकाच्या चुलीपुढे खणलेल्या जरा ज्याप्रमाणे पाणी साचून बुडबुड येतात त्याप्रमाणे नाक शेंबडाने बरबटून जाईल ज्या ह्या तोंडाचे ओठ मी तांबुलाने रंगवतो हसताना दात दाखवतो व ज्याच्या योगाने मला उत्तम भाषण करता येते त्याच या तोंडाला लाळेचा लोंढा होईल व दातास क कर, कटदाढा पड़ती, कर्ज झाल्या की, जशी बुडते किंवा पावसाच्या झडीत जनावरे उठावणीस येतात तशी जीभ काही केल्याने उचलणार नाही जशी वाळलेल्या गवताची कुसळे वाऱ्याने उडून जातात दशा थे थे। खौन, तसे दशा दाढीचे केसात येऊन लहान मुले ते उपटावे लागतील आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने ज्याप्रमाणे पर्वतांची शिखरे पाझरतात त्याप्रमाणे शरीरावरील खव खवंदून पाझर सुटतील तोंडातून शब्दांचा उच्चार होणार व कानाने स्पष्ट ऐकू येणार अशी या शरीराची वृद्ध माकडाप्रमाणे स्थिती होईल शेतातील पाखराकथा उभे केलेले गवता बुजगावणे जसे वाऱ्याने सहज हालते तसे सर्वांग सहज हलू पायात पाय अडकतील वाटत कापू लागतील याप्रमाणे सर्व शरीराचा चेष्टांचे सोंग होईल मलमूत्रद्वारेही फुटक्या फांड्यासारखी होऊन आपल्या अव अवसाना बाहेर जातील आणि माझा अंतर केव्हा होईल म्हणून जवळची मंडळी देवासनिवस करतील माझी अशी अवस्था पाहून जग माझा धिक्कार करेल मृत्यू लवकर येणार नाही आणि सोयऱ्या झायऱ्याने माझा कंटाळ बायका मला पिशाच्या म्हणतील आणि ते ऐकून मुलांना माझी फार भीती वाटेल फार काय सांगावे मी सर्व प्रकारे लोकांना छेळस येण्यासारखे येण्यास पात्र होईल खोकल्याची उबळ भर ऐकून शेजारी पाजारी व सोयरेझारे म्हणू लागतील की हा म्हातारा किती त्रास होईल न कळे याप्रमाणे म्हातारपणे आपली स्थिती होईल असे मनात जो तारुण्यातच त्या स्थितीबद्दल मनात खंती बाळतो व असे म्हणतो की पुढे आपल्यास म्हातारपण येईल तर हल्ली ते तारुण्य विषयपभात उपभोगात उ गेले असता आपल्यास कोणती गोष्ट हितावं होईल म्हणून कान बधिर झाले नाही तोपर्यंतच आत्मानात्मविचाराच्या सर्व गोष्टी ऐकून घेतो आणि जोपर्यंत शरीर स्वाधीन आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घेतो दृष्टी शाबूत आहे तोपर्यंत जितके देवस्थाने वगैरे पाहतील तितके पाहून घेतो आणि जोपर्यंत वाणी कायम आहे तोपर्यंतच ईश्वराचे गुणांवाद गाऊन घेतो पुढे आपले हात तुळुळे होतील हे ओळखून ते शाबूत आहेत तो सर्व दानधर्म करून घेतो याप्रमाणे पुढे जशा आल्यावर मन शुद्धीवर राहणार नाही म्हणून शुद्ध आत्मज्ञानाचा पूर्ण विचार करून ठेवतो उद्या आपल्या स्तोर लुटतील असे समजून जो आजच आपल्या संपत्तीची व्यवस्था लावून अलिप्त राहतो किंवा दिवा जाण्याच्या पूर्वीच सर्व जिनसा व्यवस्थित ठेवतो त्याप्रमाणे म्हातारपण आल्यावर तारुण्यात ज्ञानप्राप्ती न करून जे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडून व्यर्थ जावे पेक्षा जन्म मृत्यु दे सर्व गोष्टी आप दूर कराव्या ज्याटे पुष्क कर, डोंगर कि वगैरह अे समझू कि पक्षी अपापल घरटाक परत जता है संध्याका जी अमजु जो अपनेजव का ईवज न घता सड़ा जो तोर कसे लुटते अशा ज्ञाला तो इतर अज्ञाप्रमाणे शंभर वर्ष आयुष्य समझते नहीं म्हणून म्हातार पण आले असता म्हातारपणच उलट परत जाते तिळाच्या झाडाची झडलेली बोंडे पुन्हा झाडले तरी जसे तीळ सापडायचे नाही अथवा राग झाल्यावर पुन्हा अग्नी कसा जाळी म्हणून आपल्याला पुढे वृद्धापकाळ येईल असे जाणून जो त्याच्या सपाट्यात सापडत नाही त्याच्याच ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे त्याचप्रमाणे नाना प्रकारचे रोग जोपर्यंत या शरीरात जडले नाहीत तोपर्यंतच तो तो शरीराचे आरोग्य राहण्याकरता उपाय करतो ज्याप्रमाणे सापाच्या तोंडातून पडलेली पिठाच्या उंडी शहाणा मनुष्य टाकून देतो त्याप्रमाणे ज्या प्रेमाच्या वियोगापासून दुःख विपत्ती आणि शोक प्राप्त होतात त्या देहाचा स्नेह टाकून जो उदासवृत्तीत राहतो आणि ज्या ज्या योगाने आपल्याला दोष लागली ती कर्मे करीत नाही व कर्मेंद्रियाच्या मार्गाने दोष आज जाऊ नयेत म्हणून नियरूप नियमरूपी धोंडे आड बसून त्या वाटा बंद करतो याप्रमाणे जो वागतो तो ज्ञानसंपन्न मनुष्य ज्ञानसंपन्न पुरुष असे समोर आता अर्जुना तुला त्या ज्ञानवंताचे आणखी एक आणखी एक लक्षण सांगतो ते आहे